पुस्तक बापू माझी आई लेखिका मनू बहेन गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण पहिले बा व बापूंच्या मांडीवर बापूजी पिता म्हणून अनेक मुलामुलीचे वडिले बनले असतील शिक्षक म्हणून अनेकांचे गुरुदेव बनले असतील भाऊ म्हणून अनेक बहीण भावांचे दादा बनले असतील अनेक पुतण्यांचे काका झाले असतील अनेकांचे डॉक्टर वैद्य किंवा परिचारक झाले असतील अनेकांचे मित्र असतील आणि अने अनेक दुःखीजनांचे वाली किंवा रक्षणकर्ते बापू असतील खरोखर राष्ट्रपिता म्हटले गेले तेव्हा त्या सगळे आले पण माझ्यासाठी तर ते आई झाले होते सामान्यपणे पाहता पुरुष कधीही आई होऊ शकणार नाही कारण जे मातृहृदय ईश्वराने स्त्रीला दिले आहे तसे प्रेम हृदय पुरुषांना दिले नाही अशा प्रेम हृदयाचे बक्षीस ईश्वराने आईला जन्मदात्रीलाच दिले आहे पण नाही ईश्वराच्या या प्रसादाचा वाटा मिळवणारे एक बापू निघाले आई जशी आपल्या मुलीला वाढवते तशी बापूंनी माझी निगा राखली तसे पाहिले तर त्यांनी अनेक मुलींना वाढवले असे पण मला मात्र वारंवार असे सांगत की मी तुझी आई आईहून बसलो आहे ना आतापर्यंत बाप तर पुष्कराचा झालो आहे पण आई मात्र आतापर्यंत तुझीच झालो पिता देखील अर्थातच आपल्या मुलीकडे सगळे लक्ष देतो पण मुलीच्या घडवणुकीत आई जो हिस्सा उचलते त्यातच मुलीची खरी वाढ असते अजून सुद्धा आपण पुष्कराच्या घरी ऐकतो की जर मुलीला स्वयंपाक किंवा घरकाम येत नसेल तर सासू किंवा ननन म्हणते आईने कुठे काय शिकवले आहे कोणी बापाला नाव नाही ठेवत एकोणीसशे बेचाळीस मध्ये जेव्हा पूजनीय कस्तुरबा तुरुंगात होत्या तेव्हा मी नागपूरच्या तुरुंगात होते माझे वय त्यावेळी चौदा वर्षाचे होते माझी स्वतःची आई मी बारा वर्षाची असताना या जगातून निघून गेली पण तिच्या गोड आशीर्वादामुळे मला कस्तुरबांसारख्या आईची उब मिळाली आणि पूजनीय कस्तुरबांनी मला कधीच आईची उणीव भासू दिली नाही सरकारने बेचाळीसच्या क्रांतीमध्ये बापू दोघांना पकडले त्यामुळे या आईपासून मी वेगळी पडले परंतु दैवैवाने पुन्हा या अलौकिक मातेची सेवा करण्याची अलभ्य संधी माझ्या नऊ महिन्याच्या नागपूरच्या तुरुंगातील वास्तव्यामुळे मिळाली मला पुन्हा त्या प्रेमळ आईच्या मांडीवर डोके ठेवण्याचे भाग्य लाभले मला स्वप्नातही वाटले नव्हते की आता या जन्मात पुन्हा पूजनीय मोठ्या बांचे दर्शन घडेल परंतु माणसाची श्रद्धा अगदीच विफल होत नाही पूजनीय बापूजींच्या उपवासानंतर मोठ्या बाना वारंवार हृदय विकारचे झटके येत असत बा म्हणत की जर मनू येत असेल तर मला मनूच पाहिजे त्याच सुमारास पूजनीय बादयाचा एक मोठा झटका येऊन गेला डॉक्टर गिल्डर व डॉक्टर सुशील बहन यांनाही एका मदत दिसायची जरूर होतीच कारण त्यांना बा व बापू दोघांकडे लक्ष द्यावे लागेल त्यांनी नर्स म्हणून माझी मागणी केली पण सरकार त्यावेळी विपरीत होत माझ्यासारख्या आजार मुलीला राजकारणाच्या गोष्टीत काय करणार होते की गांधीजींकड़ हिला नेण्यास जोखीम आहे असे त्याला वाटावे, शेवटी राजाजी व देवदास गांधी यांच्या सर टोटनहाम व लॉर्ड लीन लिथगो यांच्याशी कितीतरी चर्चा झाल्या अखेर राजाजी व देवदास काकांना यश मिळाले आणि मला नागपूरच्या तुरुंगात काढून आगाखान मालात आणल यामुळे सगळ्यांनाच फार नवल वाटल होत कित्येकाना तर असे वाटले की आम्ही इतकी वर्ष बाबापूंजवळ राहणारे आणि आम्हाला ही संधी का नाही ही लहानशी मुलगी काय बांची सेवा करू शकणार अशी चर्चाही झाली परंतु माझी लहानपणापासून ईश्वरा एवढीच बाबापूंवरही श्रद्धा होती आणि आहे माझे वडील पूजनीय बापूजींच्या उपवासाच्या वेळी भेटायला गेले होते त्यावेळी पूजनीय बाचारले होते मनूची काय बातमी आहे माझ्या वडिलांनी सांगितले ती फार अशक्त झाली आहे आणि डोळे फार बिघडले आहेत बस तेव्हापासून जणू मातृहय आपल्या मुलीला पाण्यासाठी तळमळत असावे अशा तरेने त्या माझी वाट पाहत होत्या केविलवाण्या चेहऱ्याने मी जेव्हा आगाखान महालाच्या दरवाज्यात पाऊल ठेवले तेव्हा पूजनीय कस्तुरबा समोर येऊन होत्या आणि तुरुंगाच्या नियमांप्रमाणे माझ्या सामानाची तेथील सुप्रिट झडती घेत असता त्या अधिरहून म्हणाल्या तुम्ही हिच्याजवळची किल्ली घ्या पण हिला लवकर आत येऊ द्या अशा प्रेमळ मातेची रात्रंदिवस सतत सेवा करण्याचे अहोभाग्य तेरा महिने मला लाभले निजणे बसणे खाणे पिणे सगळेच या आईच्या देखरेखीखाली पहिल्यासारखे चालू झाले म्हणून माझे हृदय ईश्वराच्या या सगळ्या कृपेपडे विनम्र झाले होते कडक थंडी असली किंवा दमाव उपटला आणि झोप आली नाही म्हणजे एकतर पूजनीय बा माझ्या अंथरुणावर येऊन पडत किंवा मला उठवून आपल्या अंथरुणावर झोपवीत बाळ तू संबंध दिवसाची दमली असील तू आपली खुशालनीस मला झोप येत नाही म्हणून तुला माझ्याजवळ झोपवीत आहे आई जशी आपल्या सात आठ महिन्याच्या किंवा वर्षाच्या मुलाला झोपवते तसे मला त्या थोपटून निजवित। अशा माझ्या निर्मळ आईला ईश्वराने तारीख 22 फेब्रुवारी एकोणीशे चौवेचाळीस रोजी आमच्यापासून कायमचे दूर केले मी त्या दिवशी पूजनीय कस्रबांच्या डोक्याशी डबडबणारी आसवे पुशीत जडवत उभी राहून या जगाचा कायमचा निरोप घेणाऱ्या मोठ्या बांकडे पाहत राहिले होते त्यांचे डोके बापूंच्या वांडीवर होते रामधुन व गीतेचा पवित्र ध्वनी चालला होता मोठ्या बा सगळ्यांचा शेवटचा निरोप घेताना माफी मागत होत्या मलाई म्हणाल्या बाळ तू फार सेवा केली आहेस ईश्वर तुला खूप सुखी ठेव हो। बापूंना म्हणाल्या आता मी जाते बापूंच्या डोळ्यातूने टपकन दोन अश्रू ओघळले माझ्या पिताजींना म्हणाल्या मनुला आता घेऊन जा शिकवा शेवटपर्यंत माझी काळजी वाहणाऱ्या अशा माझ्या आईला ईश्वराने का नेले या विचाराने क्षणभर ईश्वराची माझी श्रद्धा नाहीशी झाली बापूंनी मला एक भजन म्हणायला सांगितले मी माझ्या पोरकटपणाने बापूंना म्हटले माझ्या मोठ्या बाणना ईश्वराने नेले आता मी राम नामज नाही घेणार अशा वेळेपणाचा पुष्कळ वेळा अद्भूत परिणाम घडतो याचा मला चांगला अनुभव आला त्याच रात्री पूजनीय कस्तुबांचा दहनविधी झाल्यानंतर आम्ही परत आल्याबरोबर बापूंनी पूजन्य कस्तरूबांची कित्येक वर्षाची जुनी एक एक बांगडी तुळसी माळ त्यांनी वापरलेले कुंकू त्यांच्या खडावावगरेमाज्या हातात ठेऊन म्हटले घे तुझी खूप शिफारस केली आहे, म्हणून बाच्या या शवटच्या वस्तूंची मालक तूच आहेस मी तुलाच देण्याचा निश्चय केला आह भरताने जशा रामाच्या पादुका गादीवर ठेवून रामाच्या अनुपस्थित त्यातून प्रेरणा मिळवली होती तशीच तू बाणच्या या वस्तूमध्रेरणा मिळव शिवाय बाणचे सतीत्व कसे होते याची साक्ष त्यांच्या काचेच्या पाच बांगड्या देतात पाच खंडी लाकडाच्या आगीमधूनदेखील त्या अभंग निघाल्याआहेत महाराष्ट्रात असा प्रगात आहे की सौभाग्यवती श्री निर्वतली म्हणजे पाच काचेच्या बांगड्या नारळ तीळ सातू वगैरे शिदोरी तिच्या चितेवर ठवतात त्याप्रमाणे काचेच्या पाच हिरव्या बांगड्या बांधल्या होत्या दुसऱ्या दिवशी राखेतूनही पाचही अखंड निघाल्या त्यापैकी एक माझ्याजवळ त्या सतीमातीचा प्रसाद म्हणून राहिली आह आता अशी चर्चा सुरु झाली की सरकार आता मला पूजनीय बापूजी राहू देणार नाही कारण मला कसरुबासाठीच ठेवते मध्य प्रांताच्या सरकारने मला पुष्कळ महिन्यापूर्वी सोडून दिले होते पण कस्तुरबांच्या आजारात त्यांची सेवा करण्याची माझी इच्छा होती म्हणून माझी विनंती सरकारने मान्य करून मला राहण्याची परवानगी दिली होती विधा त्याने पूजनीय मोठ्या बापासून मला वेगळी काढली म्हणून पूजनीय बापूजीपासूनही मला वेगळे पडावे लागेल की काय या विचारानं मी फारच दुःखी झाले होते म्हणून डॉक्टर सुशिला बहीन व बापूजी एक दोन वेळा माझ्या खाटेवर बसून मला थोपटून निजवळून गेले दुसऱ्या दिवशी बापूजींनी मौन असताना सकाळी चार वाजता मला पुढील चिठ्ठी लिहिली चिरंजीव मनुडी तुला नीट झोप आली ना तुला आणि प्रभावतीला ठेवण्याविषयी लांब लचकपत्र काल लिहिले पण रात्री विचारामुळे झोप आली नाही शेवटी प्रकाश दिसला अशी मागणी करता येत नाही केली तर तुरुंग कसला आपल्याला वियोग सहन केलाच पाहिजे तू शहाणी आहेस दुःख विसरून जा तुला मोठी कामे करायची आहेत रडणे सोड आनंदाने राहा बाहेर जाऊन जे शिकता येईल ते शिक इतक्या सेवेनंतर तुझे कोणत्याही परिस्थितीत कल्याणच आहे मला तुझी फारच चिंता वाटते तुझ्यासारखी तूच आहेस भोळी सरळ आणि परोपकारी आहेस सेवा हा तुझा धर्म बनला आहे पण तू अजून अशिक्षित आहेस मूर्खई खरी तू अशिक्षित राहिलीस तर तू पश्चाताप करशील आणि मी जिवंत राहिलो तर मलाही पश्चाताप वाटेल तुझ्या वाचून मला करमणार नाही तरीही तुला आता माझ्याजवळ ठेवणे बरे वाटत नाही कारण तो दोष आणि मोह होईल मला निश्चित वाटते की तू आता राजकोटला जावेस तेथे तुला नारायणदासांचा सत्संग लाभेल तू तेथे एखादी उपयुक्त कला शिक संगीतही शिकच आणखी जे काय साजेल कमीत कमी एक वर्ष जर तेथे काढशील तर तू पक्के तयार होशील मग वाटल्यास कराचीला जा आणि आणखी कुठे वाटेल तेथे जा कराचीला गुरुदयाळ मलिक आहेत खरे पण ते आता तेथे राहणार नाहीत म्हणून तेथे ते केवळ शिक्षणच मिळेल तेही उपयोगी आहे पुष्कळ मुलींमध्ये राहशील हेही चांगलेच पण राजकोटला आहे ते कुठेच नाही अधिक बोलू माझे मौन संपेल तेव्हा तुझी आई मीच आहे ना एवढे समज म्हणजे बस आगाखान महाल पुणे तारीख सत्तावीस दोन चौरेचाळ हे पत्र तू सांभाळून ठेव पण नशीब चांगले म्हणून मी पूजनीय बापूजींपासून दूर झालेच नाही आणि बापूंबरोबर आगाखाल महालातून बाहेर आले बापूंचे आशीर्वाद